अध्याय तेविसावा अनु द्रह्यू दुर्वसु आणि यदूच्या वंशाचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात अनुला सभानर चक्षू, आणि परोक्ष असे तीन पुत्र झाले सभानराचा कालनर काल नराचा शृंजय श्रुंदयाचा जन्मेजय जन्मेजयाचा महाशील महाशिलाचा पुत्र महामना महामनाला उशीनर आणि तितीक्षु असे दोन पुत्र झाले उशी शिबी वन शमी आणि दक्ष असे चार पुत्र झाले शिबीला वृषादर्भ सुवीर मद्र आणि कैकय -कै, असे चार पुत्र झाले तितीक्षुला ऋषद्रथ रुशाद्रत, ऋषद्रथाचा हेम, हेमाचा सुतपा आणि सुतपाचा वली नावाचा पुत्र होता राजा बलीच्या पत्नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनी अंग वंग कलिंग सुह्य पुंड्र आणि अंध्र, अंध्र अस सहा पुत्र उत्पन्न कल यांनी आपापल्या नावाने पूर्व दिशेकड़ सहा दक्ष वसवल अंगाचा पुत्र झाला खनपान खनपानाचा दिवीरथ रत। दिवीरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ हा चित्ररथच रोमपाल या नावाने प्रसिद्ध होता त्याचा मित्र दशरथ याने आपली शांता नावाची कन्या त्याला दत्तक दिली शांतेचा विवाह ऋष्यशृंग मुनींबरोबर झाला विभांडक ऋषींना हरिणीपासून झालेला मुलगा ऋष्यशृंग रोमपालाच्या राज्यात कित्येक दिवस झाला नाही तेव्हा गणिकांत कर्वी नृत्य संगीत वाद्य हाव हावभाव आलिंगन आणि विविध भेट वस्तूंनी आणले तेव्हा पाऊस पडला जेव्हा त्याने इंद्र देवतेला उद्देशून यज्ञ केला तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला आणि पुत्रहीन दशरथाने सुद्धा त्याच्याच यज्ञ करून चार पुत्र प्राप्त करून घेतले रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथुलाक्ष पृथुलाक्षाचे बृहद रथ ब्र तीन पुत्र झाले आणि बृहन्मनाचा जयद्रथ जयद्रथाच्या पत्नीचे नाव संभोजी होते तिच्या पासून विजय झाला विजयाचा धृती धृतीचा धृतव्रत धृतव्रताचा सत्कर्मा सत्कर्माला अधिरथ झाला अधिरताला संतान नव्हते एके दिवशी तो गंगा तटाकी विहार करीत असता त्याने कुंतीने एका पेटीत ठेवून सोडलेला मुलगा पाहिला कुंतीला तो कुमारी अवस्थेत झालेला होता अधिरथाने त्यालाच आपला पुत्र मानले त्याच राजा कर्णाच्या पुत्राचे नाव ऋषसेन होते यया तिचा पुत्र रहीव पासून बबरूजा जन्म झाला बब्रुजा सेतू सेतूचा आरब्ध आरब्धाचा गांधार गांधाराचा धर्म धर्माचा ध्रुत धृताचा धु, दुर्मना आणि दुर्मनाचा पुत्र प्रचेता हो। शंभर पुत्र झाले ते उत्तर दिशेला वन्नी, भरग भरगाचा भानुमान भानुमानाचा त्रिभानू त्रिभानू चा त्री भनु, त्री उदार बुद्धी करंधम आणि करधमाचा पुत्र मरुत्त होता मरुत्त निपुत्रिक होता म्हणून त्याने पूर्ववंशातील दुष्यंताला आपले पुत्र मानले होते परंतु दुष्यंत आपल्याला राज्य मिळावे या इच्छेने आपल्याच वंशात परत आला परीक्षिता आता मी ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याच्या वंशाचे वर्णन करतो यदूचा वंश पवित्र आणि मनुष्याची सर्व पापे नाहीसा करणार आहे जो मनुष्य याचे श्रवण करील तो सर्व पापांपासून मुक्त होईल या वंशात स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी मनुष्याच्या रुपाने अवतार घेतला होता यदूला सहस्त्रजीत क्रोष्ठा नल आणि रिपू असे चार पुत्र होते सहस्त्रजितापासून शतजीत याचा जन्म झाला शतजिताचे महाहय वेणु हय आणि हय हय असे तीन पुत्र होते हय याचा धर्म धर्माचा नेत्र नेत्राचा कुंती कुंतीचा सोहनजी सोहनजीचा महिष्मान आणि महिष्मानाचा भद्रसीन पुत्र होता भद्रसेनाचे दुर्मद आणि धनक असे दोन पुत्र होते धनकाला कृतवी कृताग्नी कृतवर्मा आणि कृतौजा असे चार पुत्र झाले कृत वीर्याचा पुत्र अर्जुन सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता त्याने भगवंतांचे अंशावतार श्री दत्तात्रय यांचेकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या पृथ्वीवरील कोणताही सम्राट यज्ञ दान तपश्चर्या योग शास्त्रज्ञान पराक्रम विजय इत्यादी गुणांच्या बाबतीत कार्त वीर अर्जुनाची मुळीच बरोबरी करू शकणार नाही सहस्त्रभाऊ अर्जुन पंच्याऐंशी हजार वर्षपर्यंत सहा ही इंद्रियांमार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेत राहिला या कालावधीत त्याच्या शरीरातील बळ कमी झाले नाही त्याचे स्मरण करताच हरवलेले धन सापडते त्याच्या हजारो पुत्रांपैकी फक्त पाचच जिवंत राहिले जयध्वज शूरसेन वृषभ मधु आणि ऊर्जी जयध्वजाच्या पुत्राचे नाव तालजंघ होते तालजंघाला शंभर पुत्र झाले त्या तालजंग राजाच्या नावाच्या क्षत्रियांचा सगराने संहार केला त्या शंभर पुत्रांमध्ये वितिहोत्र सर्वात थोरला होता वितीहोत्राचा पुत्र मधू मधूचे शंभर पुत्र होते त्यातील सर्वात थोरला वृष्णी होता राजा ह्याच मधु वृष्णी आणि यदू यांच्यामुळे हा वंश माधव वार्षणेय आणि यादव या नावाने प्रसिद्ध झाला यदू नंदन कृष्णच्या पुत्राचे नाव वृजीनवाज होते ब्रुजी नवानाचा पुत्र श्वाही श्वाहीचा रुशेकू रुशेकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचे नाव शशबिंदू होते तो परमयोगी महान भोगेश्वर संपन्न आणि अत्यंत पराक्रमी होता तो चौदा रत्नांचा स्वामी चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता परम यशस्वी शशबिंदूच्या दहा हजार होत्या त्यापैकी प्रत्येकीला एक एक लाख मुले झाली होती अशी त्याची शंभर कोटी मुले होती त्यापैकी पृथुश्रवा इत्यादी सहा पुत्र मुख्य होते पृथुश्राचे नाव धर्म होते धर्माचा पुत्र उशना त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते उशनाचा पुत्र रुचक रुचकाला रुचका पाच पुत्र झाले त्यांची नावे ऐक पूरुजीत रुक्म रुक्मेशू पृथू आणि जाम्मद ज्यामधाच्या पत्नीचे नाव शैव्या होते ज्याम्मधाला पुष्कळ दिवसपर्यंत काहीच संतान झाले नाही परंतु त्याने आपल्या पत्नीच्या भीतीने दुसरा विवाहही केला नाही एकदा त्याने आपल्या शत्रूच्या घरून भोज्या नावाच्या कन्येचे अपहरण केले जेव्हा शैब्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिले तेव्हा ती चिडून आपल्या म्हणाली कपट्या माझ्या जा बसण्याच्या जा जागेवर आज कुणाला बसून आणले आहेस जामद म्हणाला ही तुझी सून आहे शैब्या हसून पतीला म्हणाली मी तर पहिल्यापासूनच वांज आहे आणि मला कोणी सवतही नाही तर मग ही माझी सुन कशी होईल जाम्मद म्हणाला राणी तुला जो पुत्र होईल ही पत्नी होईल राजा जांम्मदाच्या या म्हणण्याला विश्वेदेव आणि पितरांनी दुजोरा दिला योग्य वेळी शैब्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला त्याचे नाव विदर्भ ठेवले त्याने साध्वी भुज्जा हिच्याशी विवाह केला अध्याय तेविसावा समाप्त